तुझी पुरे कर परंतु तुला दो उपाय ला। त्या खरोखर हे तो तो सर्व प्रकार सर्वत्र भजन के सर्वत मीच है अद्धि अहंकार समूह नहीं सा हो तू मदुरुप होशिले कर्मापासून ज्ञानाने माझी प्राप्ती होईपर्यंतच उपायांचे प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले हे पांडुसुता अगोदर सर्व काही ईश्वरार्पण करावी म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर आहे अशी भावना होते माझे ज्ञान त्यास प्राप्त होते व त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये सत्य सत्य तो मिळून मग पार्था माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य व साधन हे लय पावते असे झाल्यावर तुला काही करण्याचे उरणार नाही तर तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केलीस म्हणून माझी प्रसन्नता आज तुला मिळाली आहे म्हणून त्या प्रसन्नतेच्या बळाने युद्धाचे प्रसंगाची अडचण न जुमानता तुला मी एकदम भरलो गीता या नामेकरून जे दृष्टांत व युक्ती यासह ज्ञान तुला सांगितले त्या ज्ञाने करून प्रपंचभेदासह अज्ञान नाहीसे होईल व मी एकत्र करून तुला प्राप्त होईल तुला मी आपले ज्ञान प्रकारे जे सांगितले ते ज्ञाने करून धर्मा धर्माला प्रसवलेले जे अज्ञान ते टाकून दे तू सर्व धर्म टाकून मला एकट्याला शरवणे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन तू शोक करू नकोस जशी आशेपासून सर्व दुःखे प्राप्त होतात व निंदेपासून सर्व पातके उत्पन्न होतात व दुर्दैवे करून दारिद्र्य प्राप्त होते तसे स्वर्ग व नर हे प्राप्त धर्म, धर्म ते घेतल्यावर मग जसा सर्पभ्रम नाहीसा होतो अथवा झोप गेली म्हणजे स्वप्नातील घरादारा सुद्धा प्रपंच नाहीसा होतो अथवा कावीळ नाहीशी झाल्यावर चंद्राचा पिवळेपणा जसा नाहीसा होतो अथवा व्याधी दूर झाल्याने तोंडाचा कडूपणा नाहीसा होतो अरे दिवस नसला म्हणजे मृगजसे आपोआप नाहीसे होते किंवा काष्टांचा त्याग केला म्हणजे अग्नीचा जसा त्याग होतो तसे धर्माधर्माचे बंडमा भासवणारे जे आज्ञान ते टाकलेस म्हणजे सर्व धर्म आपोआप जाते मग ते अज्ञान नाहीसे झाले म्हणजे मी सहज एकटाचरेल जसे निद्रा व तिथेपासून भासलेले या यासुद्धा निद्रा केली म्हणजे मनुष्य आपला आपण एकटा उरतो तसा माझ्याशिवाय त्याला भिन्नाभिन्न दुसरा काही भाव उरत नाही मग तो मीच आहे अशा बुद्धीने माझ्या स्वरूपी ऐक्य पावतो आपले पुन्हा भेद न ठेवून माझे एकत्वचे जाणणे त्यालाच मला त्याला त्याला शरण असे म्हणावे जसे घटपाधीने घटाकाश वेगळे दिसते व घटना झाल्यावर घटाकाश महाकाशात ऐक्य पावते तसे मला शरण आलास म्हणजे माझ्याच रूपाशी ऐक्य पावशील सुवर्णाचा माणी सुवर्णाशी जसा ऐक्य रूप असतो अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी ऐक्य रूपाने असते तशा तशा रीतीने हे धनंजय तू मला ऐक्यत्वे करून शरण आहे या वाचून वडवान समुद्राला शरण जाऊ नये जसा नाश करतो तसा मला शरण येऊन माझ्याशी द्वैतभावाने वागण्याचा विरुद्ध मार्ग टाकून दे मला शरण येऊन जेव्हा भावाने वेगळा राहतो असे बोलण्याला त्याची बुद्धी कशी लादत नाही म्हणून त्या बोलण्याचा धिक्कार असो हे राजाने जवळ बाळगलेली यक्कशित बटिक असते ती त्याच्याशी संबंध झाल्याने त्याची बरोबरी पावते मग मी जो इश, विश्वाचा ईश्वर त्या माझी भेट झाल्यावर जीवदशेचे बंधन तुटत नाही असे घरे भाषण ऐकू देखील नको ज्या करता मी होऊन मग माझी होईल अशी भक्ती या प्राप्त करून प्राप्त करूंगे, मंथन करून ताकातून लोणी वेगळी काढल्यावर पुन्हा जरी ताकद घातले तरी ते काही केल्याने त्यात मिसळत नाही त्याप्रमाणे अद्वितीय बोधाने तुम्हाला शरण आल्यावर तुला धर्माधर्माचा स्पर्श होणार नाही लोखंड उभे खुंटीस अलग अड़कवले तरी तंब चढ़ते परिसर्शाने सोने जान मातीत पुरुण तरी तांब जड़ते नहीं फार काष्ठ मधुन का अग्नि पुनः जरी लाकड़ा पेटी को तरी ती जसा रहा नहीं अर्जुना सूर्य अंधार भेटत नहीं किगे स्वप्न दृष्टि पड़त नहीं तसे मजाशी ऐक्य पाला सर्व सर्व रूप असा जो मी त्या माझ्या वाचून दुसरे काही करण्यास कारण आहे काय करता पाप पुण्याची किंवा धर्माधर्माची चिंता करू नको तुझे पाप व पुण्य मीच होईल सर्व बंध देणारे असे जे दे पाप त्याचे हे लक्षण होय की माझ्याहून भिन्नपणाने उरणे ते पाप माझ्या ज्ञानाने नाश पावेल हे विचारशील अर्जुना उदकात मीठ पडले म्हणजे ते आपण नाहीसे होऊन सर्व जलरूप होते त्याप्रमाणे तू अनन्य भावाने मला शरण आलास म्हणजे मदरूपच होशील हे धनंजया या योगाने तू सर्व आपोआप बंधापासून सुटशील याकरता जा मला जाणून तुम्हाची प्राप्ती करून घे म्हणजे मी सर्व बंधापासून तुला मुक्त करेन म्हणून हे सुमते धर्माधर्माची चिंता मनात ठेवू नको एक अद्वितीय जो मी त्या मला जाणून शरण येईन या ये सर्व रूपांचे रूप सर्व दृष्टीची दृष्टी दृष्टि व सर्व देशां दे वस्तिस्थान दे अककृष्ण भगवान से बोल मग श्यामसुंदर मूर्ति जो श्रीकृष्ण भगवान अपला भूषणयुक्त उजवाहतुढ़े करून अपना शरण आज भक्तराज अर्जुन या वर घेवन आलिंगन दिल ज्यादा स्वरूपाला प्राप्त न होता शब्द व बुद्धि या मागे ओढ़ने माघारी फिरते असे जे बुद्धीला व शब्दाला आकल न होणारे स्वरूप ते स्वरूप देण्याकरता देवानी आलिंगनाचे निमित्त केले अर्जुनाचे व आपले हृदय देवाने मिळवून आपले हृदयातील ज्ञान त्याचे हृदयात घातले आणि देवभक्तांचे द्वैत न मोडता अर्जुनास आत्मरूप केले एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यावर जसे द्वैत कायम राहून ऐक्य मोडत नाही तसा प्रकार या अलिंगनाचा होऊन द्वैत न मोडता पार्थाला आपले पणा दिला मग त्यावेळेस अर्जुना त्या आनंदाचे सुखाचा जो पूर आला त्या पुरात भगवान सर्व व्यापक तरी तेही बुडून गेले समुद्रात समुद्र मिळाल्यावर पाणी दुप्पट वाढून पुरवणीला आकाश घ्यावे लागते आसे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या आलिंगनाचे प्रेम दोघांना यावर ते कोणी जाणावे फार काय सांगावे सर्व विश्व नारायण रूप होऊन होऊन गेले याप्रमाणे वेदांचे मूळ सूत्र आणि ज्याच्या श्रवण पठनाचा सर्वांना अधिकार आहे असे पवित्र हे गीताशास्त्र श्रीकृष्णांनी प्रकट केले या ठिकाणी गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे बोधास आले असे म्हणाल तर ज्या कारणाने ते आमचे बोधास आले ती प्रसिद्ध करणे सांगतो असे ज्ञानेश्वर म्हणाले तर ज्या ईश्वराच्या श्वासोच्वासापासून वेद निघाले ते सत्य प्रतिज्ञा ईश्वर स्वमुखाने प्रतिज्ञा करून गीताशास्त्र बोला या कारणास्तव गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे हे म्हणणे योग्य आहे व याविषयी आणखी एक कारण आहे की जे वृक्षस्वरूपाने नसून त्याचा विस्तार जेथे अंतर्गत असतो ते ज्या झाडाचे बीज होय असे जगात म्हणाय जसा वृक्ष बीजामध्ये गुप्त रूपाने असतो तसा त्रिकांडवेद त्रिकांडवेद कर्म उपासना आ ज्ञान गीतेमे गुप्तरूपाने है मनु वेदां बीज गीता है मटते व ते उघ दिस जसे अंग रत्ना सुशोभित दसी वेदां कर्माधिक तीन कंडे गीते स्पष्ट के लिए ती वेदां कर्माधिक तीन कांडे गीतेमे को ठिकाणी वर्णि है ती डो दी अखवत ती ऐ का पैला अध्यायात शास्त्राचा देवाने विचार केलाय दुसऱ्या अध्यायात शास्त्रावर विश्वास ठेवावा हे प्रतिपादन केले आहे हे गीताशास्त्र स्वतंत्र आहे असे दुसऱ्या अध्यायात दोन निष्ठारूपाने कर्मनिष्ठा व ज्ञाननिष्ठा एकद्रूपाने सांगितले यावर तिसऱ्या अध्यायात अज्ञानाने कर्मबंधात जो सापडलेला त्याला बंधापासून सुटून मोक्षपदावर बसण्याविषयीची जी साधने ती सांगण्याचा आरंभ केलाय जे दे, देहाभिमानाने बद्ध झाले आहेत त्यांनी निषिद्ध व काम्यकर्मे टाकून विहित कर्मे निरभिमान बुद्धीने करावी अशा रीतीने सद्भावाने कर्मांचे आचरण करावे असा देवाने तिसऱ्या अध्यायात निर्णय केलाय म्हणून या चौथ्या अध्यायाला कर्मकांड म्हणावे त्या नित्यनैमित्त कर्मांचे आचरण केले असता ते अज्ञानाचा कसा नाश करतील अशी इच्छा होऊन बद्ध हा मुमुक्षत्वाच्या पायरीला आला तर त्याच्याकरता तीच सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करावी असे देवाने सांगितले जी जी विहित कर्मे काही वाचिक आणि मानसिक तू करशील ती सर्व कर्मे ईश्वर प्रसन्नते करताच करून ईश्वर अर्पण कर असे सांगितले ईश्वराचे ठाई कर्मयोगाने भजन व कथन करण्याचा प्रकार चौथ्या अध्यासे शेवटी सांगण्याचा आरंभ केलाय तो प्रकार अकरावा विश्वरूपाध्याय संपेपर्यंत कर्मे ईश्वरास अर्पून ईश्वराचे भजन कसे करावे हे सांगितले तेच चौथ्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत आठ अध्यायात उपासनाकांड म्हणजे देवताकांड सर्व अडचणी दूर करून येथे सांगितले आहे आणि ईश्वर प्रसादाने व गुरु संप्रदायाने कोमल असे खरे ज्ञान उत्पन्न होते ते ज्ञान बाराव्या अध्यायामध्ये अद्वेष्ट्रवभूताना या श्लोकापासून अथवा तेराव्या अध्यायातील अमानित्वम इत्यादी श्लोकापासून विस्ताराने सांगितले म्हणून बारा बारावा अध्याय हा ज्ञानकांडातच धरला आहे त्या बाराव्या अध्यायाच्या आरंभापासून पंधराव्या अध्यायाचे अखेरेपर्यंत चार अध्यायात ज्ञानफल आणि त्यांची सिद्धी यांचे निरूपण झालेले म्हणून पंधराव्या अध्यायाच्या शेवटापर्यंत या चार अध्यायांनी येथे ज्ञानकांड सांगितले अशा प्रकारे कर्म उपासना व ज्ञान या कांडत्रयाचे निरूपण करणारी ही गीता गीता नसून एक लहानशी गोजीरवाणी श्रुतीच आहे आणि ती गीता पद्यरूपरत्नांची लेणी लिहिली आहे हे असो अशी जी ही कांडत्रयात्मक श्रुती ती मोक्षरूप फळ अवश्य ह्या डांगोरापेटीत आहे त्या ज्ञानाच्या साधनांचे सदैव वैर वा कर्णराजो अज्ञान वर्ग तो सोळाव्या अध्याय सांगितलाय त्या शत्रूला शास्त्राचे सहाय्याने जिंकावा अशी आज्ञा अध्या, ज्या अध्यायात केली आहे तो सतरावा अध्याय होय अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायाचे अखेरीपर्यंत आपले श्वासापासून झालेल्या वेदांचे देवानी निरूपण केले त्या सर्व अध्यायांच्या तात्पर्य अर्थ ज्या अठराव्यात आहे तो हा शेवटील अध्याय सर्व अध्यायांचा कळस आहे अशा प्रकारे सातशे श्लोकांच्या संख्येने सिद्ध झालेला हा भागवत गीता प्रबंध मूर्तिवंत वेद असून औदार्याने वेदा हीपेक्षा श्रेष्ठ आहे वेद संपन्न खरा परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही कारण तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन वर्णांच्याच कारणी लागला त्याला आपले हृदगत कारणात सांगतो याशिवाय जे शुद्र स्त्री शूत्राधिक जीव संसार व्यथेने पीडित झालेले आहेत त्यांचा रिघाव होण्याला सवडच नाही असे म्हणून तो स्वस्थ बसलाय तर ज्ञानेश्वर म्हणतात मला असे दिसते की तो आपला मागील उणेपणा जाऊन आपल्या सत्कीर्ती मिळावी या हेतुने, वाटेल त्याने आपले सेवन करावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झालाय कारण असे पहा वेद सुलभ झाला नाही का की तो अर्थाने मनात प्रवेश करतो श्रवण मिशाने कानात शिरतो व जपो मिशाने मुखात राहतो या गीतेचा नित्य जो पाठ करतो किंवा पाठ करणाऱ्याच्या संगतीने असतो अथवा पुस्तकाच्या मिशाने गीता लिहून लोकास देतो अशा प्रकारे प्राणी मात्रास सरसकट संसार सं बाजारात मोक्ष सुखाचे सदावर्त घालतो आकाशात वास करण्याकरता पृथ्वीवर बसण्याकरता अथवा सूर्याचे दीप्तीचा व्यवहार होण्याकरता ज्याप्रमाणे आकाश सर्वांना आवार आहे त्याप्रमाणे गीतेचे सेवन करणाऱ्या उत्तम अधम ही निवड न करता सरसकट त्या सर्वांना मोक्षपद देऊन सर्व जगाला ती सुखी करते एवढ्याच करता आपल्या मागला निंदेला भ्यालेला वेद गीतेच्या पोटात शिल्ल्यामुळे उत्तम कीर्तीला पात्र झाला म्हणून वेदांचेही सुसेवन करण्यास योग्य अशी ही, ही मूर्तिवंत गीता स्वतः श्रीकृष्णाने पंडुसुताजुन याला सांगितले परंतु वासराचे प्रीतीकरता सर्व घराधराला गाईच्या दुधाचे सुख मिळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्याने सर्व जगाचा उद्धार केला चातकाचे कळकळ मनात बाळगून मेघ पाण्याची वृष्टी करतो त्या दृष्टीने त्या वृष्टीने सहज सर्व जगाचे जसे सांत्वन होते अथवा एकनिष्ठ जे कमल त्याला प्रफुल्लित करण्याकरता वारंवार सूर्य उदयास येतो परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील हो सर्व प्राण्यांचे डोळ्यांना प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते या न्यायाने श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मिशाने गीता प्रकाशून जगाचे संसारापुढे मोठे ओझे हलके केले सर्व शास्त्ररूपीत रत्नाचे तेज या तीन लोकांत प्रकट करणारा लक्ष्मीपती जो श्रीकृष्ण त्याचे मुख हेच कोणे आकाश त्या आकाशामध्ये गीताशास्त्र हा सूर्य उगवला नाही का ज्या कुलात अर्जुनाने जन्म घेतला अजो की या गीताज्ञानाला पात्र होऊन सर्व जगाला ज्याने शास्त्राचे आवार घातले ते कूर धन्य होऊन हे असो मग सद्गुरू श्रीकृष्णाने पारथ आपल्या स्वरूपामध्ये मिसळून गेला होता तो द्वैतभावावर आणला त्यास त्यावर अर्जुनास भगवान म्हणतात की तुला जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते समजले का तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा आपल्या कृपेने समजले भगवान म्हणतात हे धनंजय भाग्याने कदाचित ऐश्वर्याची जोड होते परंतु जोडलेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखादे समजते जोडलेले ऐश्वर प्राप्त होऊन कसे नाहीसे होते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात की जसे क्षीरसागरावढे निरूपम दुधाचे भांडे मंथन करणाऱ्या करणाऱ्याला दै दे, देवदैत्यांना किती श्रम पडले त्या श्रमाचे फल जे अमृत तेही प्राप्त झाले परंतु ते जतन करण्याची हातोटी चुकले अमर व्हावे म्हणून अमृत प्राप्त करून घेतले तो तेज तेच दैत्यासमरणास कारण झाले तर भोग कसा घ्यावा ही युक्ती जर कळली नाही तर जोडलेल्याचा असा परिणाम होतो नहुष राजा यज्ञात कष्टमय आचरण करून स्वर्गाचा अधिपती झाला परंतु तेथील वागणुकीची पद्धत न समजल्यामुळे भांभव जाऊन सर्प गेला हे तुला माहीत नाही का यास्तव हे धनंजय या तू बहुत पुण्य केल्यामुळे सर्व शास्त्रांचा राजा दे गीता शास्त्र ते सांगण्यास कारण दलास। तर या शास्त्राचा जो वागण्याचा संप्रदाय आहे तो समजून घेऊन मग शास्त्राप्रमाणे त्याचे अनुष्ठान कर एरवी अर्जुना संप्रदाय सोडून जर त्याचे अनुष्ठान करायच लागशील तर अमृत मंथनाप्रमाणे परिणाम होईल हे किरीटी गाय उत्तम मिळाले तरी तिथे दूध काढण्याची हातोटी माहीत असली तरच ती दूध देईल तसे सद्गुरूही प्रसन्न होतील व त्यांच्यापासून शिष्याला विद्याही प्राप्त होईल परंतु संप्रदायाने गुरुसेवा केली तरच ती फळास म्हणून हे गीताशास्त्र प्राप्त करून घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो मी तुला सांगतो तो तू आदराने ऐक मी तुला सांगितलेले हे ज्ञान तपोविहिनीला तू कधीही सांगू नकोस अभक्तालाही सांगू नको ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्यालाही सांगू नको आणि जो माझा द्वेष करतो त्यालाही सांगू नको तर हे पार्था तुला ह्या गीताशास्त्राची आस्थापूर्वक प्राप्ति झाली आहे तर हे तपोहीन मनुष्यास कधी सांगू नको बरे अथवा तापसीही मनुष्यासला परंतु तो गुरुभक्ती करीत नसेल तर वेदाने जसा अंत्य ज्याला दूर केला आहे तसा त्याला तो दूर ठेव अथवा यज्ञाचा अवशिष्ट भाग जसा कावळा शु वृद्ध असला तरी त्यास घालित नाहीत तसे हे गीताशास्त्र गुरुभक्ती न करणाऱ्या तापसासही सांगू नकोस किंवा शरीराने तपही करीत असून गुरु व देव यांचीही भक्ती जो करतो परंतु श्रवणाची ज्याला इच्छा नाही तर तप व गुरुभक्ती या दोन अंगांनी जरी तो योग्य आहे तरी श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र ऐकण्यास योग्य नाही उत्तम मोती असून जर त्यास वेज पाडले नसेल तर त्यात सोन्याचे सूत कसे घालता येईल समुद्र गंभीर आहे हे कोण हे कोण नाही म्हणेल परंतु त्याच्यावर पाऊस पडला असता तो जसा व्यर्थ जातो तृप्त झालेल्या मनुष्याचे पानात पक्वाने वाढून ती वाया दौडावी त्यापेक्षा तीच पक्वाने शुधित मनुष्यात घालून आपले औदार्य कान प्रकट करावे म्हणून सर्व रीतीने योग्य असून जर श्रवणाची इच्छा नसेल तर हे गीताशास्त्र कौतुकानेही कोणा सांगू नको रूप विषय डोळ्याने समजण्याचा असून तो नाकाने वास घेऊन समजेल काय ज्याची जी योग्यता असेल त्याप्रमाणे तो काम करेल म्हणून हे सुभद्रापते तपस्वी गुरु व देव यांची भक्ती करणारा असूनही जर शास्त्र श्रवणाविषयी त्यास आवड असेल त्यास आवड नसेल तर त्याचा त्याग करावा अथवा तपस्वी अनिदेव यांची भक्ती करणारा असून शास्त्र ही इच्छा आहे असा मनुष्य सर्व प्रकारे युक्त असलेला जरी तुला आढळला तरी सकल लोकांचे शासन करणारा व शास्त्र निर्माण करणारा जो मी त्या मला साधारण मनुष्याप्रमाणे जो समजेल तसेच माझी व सज्जनांची छिद्रे बाहेर काढून जे निंदा करतात तीही या शास्त्र ऐकण्यास योग्य नाहीत असे समज त्यांची व इतर सर्व सामुग्री कशी आहे म्हणशील तर रात्री दिवेचे दिव्याचे ज्योतीशिवाय तेलवातीने भरलेली ठाणवई जशी व्यर्थ होय ज्याप्रमाणे एखादा तरुण मनुष्य गोरापान असून त्याचे अंगावर दागिनेही घातलेले असून जर त्यात जीव नसेल किंवा सोन्याचे सुंदर प्रकाशित घर असून जर त्याचे दारात नागिण बसलेली असेल उत्तम अन्न तयार केलेले असून जर त्यात विष मिसळलेले असेल त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना जो माझी व माझ्या भक्तांची निंदा करतो त्याचे तप बुद्धी आणि भक्ती त्याचे तप भक्ती आणि बुद्धी ही कपटीपणाची होत व हे धनंजय तो भक्त बुद्धिमान असून तपस्वी असला पण जर माझी व माझ्या भक्तांची निंदा करीत तरी बापा त्याला या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको निंदकाविषयी आणखी जास्ती काय तुला सांगू तो जरी ब्रह्मदेवाप्रमाणे योग्य असला तरी त्याला कौतुकानेही गीताशास्त्र सांगू नको म्हणून हे धनुर्धरा खा, दगडाचा खाली पाया घालून वर गुरुभक्ती रुपये बांधले आणि श्रवणेच्छा रूपी दरवाजा नेहमी उघडा ठेवून वर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस लावला आहे जो हे, हे परमगुह्य ज्ञान माझ्या भक्ताला सांगेल तो माझे दृढ भक्ते करून व संशयरहित होऊन मलाच पावेल अशा उत्तम भक्त भक्तरूपी देवालयात गीतारूप रत्नेश्वराची स्थापना केल्यावर तुला माझी योग्यता या जगात प्राप्त होईल कारण एक अक्षरपणाने आकार उकार आणि या तीन मात्रांच्या कुशीत जो ओंकार गर्भवासात अडकलेला होता तो वेदांचे बीज जो ओंकार ते तो गीतारूपी वृक्षाचा विस्तार होऊन त्यातील श्लोक हे गायत्री रूप फुले व फळे होत अशी मंत्रयुक्त गीता जो माझे भक्तास सांगतो मातेच्या सणापासून ज्याला जीवनास साधन नाही अशा बालकास जशी माता भेटवावी, व्हावी तशी माझ्या भक्तांचे जो आदराने गीतेशी भेट करून देतो तो, तो मरणानंतर मद्रुपज होतो आणि त्यास त्या, त्या, त्या माझे गोय ज्ञान सांगणाराहून माझी अत्यंत आवडती गोष्ट करणारा मनुष्यामध्ये दुसरा कोणीही नाही आणि त्याच्यापेक्षा दुसरा या रोगी मला अत्यंत आवडता दुसरा होणार नाही आणि देह धारण करूनही जो जीवाने व प्राणाने देहभावापासून अलिप्त असतो तोच मला अत्यंत प्रिय आहे ज्ञानी कर्मठ तपस्वी हे जरी मला जाणतात तरी त्या सर्वात गीतार्थ जाणणारा मला अत्यंत प्रिय आहे हे पांडवा जो माझ्या भक्तजनांच्या समुदायाला गीतशास्त्र सांगतो त्याच्याप्रमाणे या पृथ्वी तलावर मला स्थिर करून जो गीता शास्त्र माझ्या भक्ता सांगतो तो संत जनांचा मुकुट मणीच होय मला असे वाटते की मदभक्त रूपी बागेत गीतार्थ प्रतिपादन करणारा भक्त तो वसंतच होय की काय म्हणून श्रोते मंडळींच्या अंगावर नवपल्लव रूपी रोमांच उभे राहतात व मंद वाऱ्याने जसे वृक्ष हलतात तसे त्यांचे अंग आनंदाचे भरात डोळत असते व नेत्रूपी पुष्पातून जे आनंद पडतात ते मधुरस्रावाप्रमाणे शोधतात व त्या बागेत कोकिल पक्षी जसे मधुरेशराने गायन करतात तशी ही श्रोते मंडळी सद्गती तंतकरणाने भगवन नामाचा जयघोष करतात किंवा चंद्र गगनाथ उघोल्यावरच चकोर पक्ष्यांच्या जन्माचे सार्थक्य होते अथवा नवीन म्याय मोरा ओ देतात ओ देतच येतात की काय तसा माझे प्राप्तीवर नजर ठेवून जो संतांच्या समुदायात गीता पद्मरूपी रत्नांचा वर्षा करतो मग अशा योग्यतेचा आवडता भक्त पाहू गेले असता मागे मिळाला नाही वो पुढेही मिळणार नाही अर्जुना याप्रमाणे जो गीतेच्या अर्थाची संत मेजवानी करतो त्याला मी आपले हृदयात धारण करतो आणि जो तुझ्या व माझ्या या मर्मयुक्त गीता संवादाचे पठण करील त्याने न्यान पूजन केले असे मी समजतो माझ्या व तुझ्या समागमात जो हा संवाद झाला तो या पृथ्वीवर मोक्ष जिंकण्यास प्राप्त करून देणारा आपला दोघांचा संवाद त्यातील पदांचा विचार न करता जो केवळ पठण करतो त्याने ज्ञानरूपी प्रज्वलित अग्नेत अज्ञानाची आहुती देऊन मी जो परमात्मा त्याला हे सुमते अर्जुना संतोषित केल्याप्रमाणे होते गीतेच्या अर्थाचा अनुभव घेऊन जे शोधक ज्ञानी आहेत ते जे योग्यता पावतात तीच योग्यता गीतेचे गायन करणारे व वर्णन करणारे त्यांनाही प्राप्त होते गीतेचा पाठ करणाऱ्याच गीतेचा अर्थ जाणणाऱ्याप्रमाणेच फलप्राप्ती होते कारण गीता माऊलीजवळ जाणते व नेते मूल असा भेद नाही जो मनुष्य भक्तियुक्त अंतकरणाने निर्मत्सर होऊन हे गीताशास्त्र नुसते ऐकेल तोही मुक्त होऊन पुण्यवान पुरुष ज्या शुभलौकी जातात तेथे जाईल आणि सर्वत्र निंदा सोडून शुद्ध असल्याने जो गीतेच्या श्रवणावर श्रद्धा ठेवतो त्याच्या कारणात गीतेची अक्षरे पडल्याबरोबर हातोहात पळून जातात जसा अरण्यात अग्नी सहज म्हणजे तेथील वनचरे व पशुपक्षाधिक दाही दिशा पळून जातात अथवा सूर्य सूर्यगोला म्हणजे जसा आकाशात अंधकर अंधकार नाहीसावतो तसा गीतेचा घोष कानाच्या महाद्वाराने अंतःकरणात गेल्यावर सृष्टी उत्पन्न होण्याच्या ही पापे नाही शेवतात अशा रीतीने सर्व कुल पवित्र होऊन तो पुरुष केवळ पुण्यरूपच होतो याप्रमाणे त्याला अलक्ष लाभ होतो या गीतेची जितके अक्षरे कर्णद्वाराने अंतःकरणात प्रवेश करतील जितके आश्माइज के पुण्य लगते